वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग चोपन्ना वैद्यही पळून नेले जात असताना आणि आपला कोणी त्रादा तिला दिसत नसताना तिला एका पर्वताच्या शिखरावर पास मोठ मोठे वानरे दिसले त्या विषाराक्षीने आपल्या अंगावरचे सोन्यासारखे चमकणारे पिवळे रेशमी उत्तरीय आणि अंगावरची मंगल भूषणे त्यांच्यामध्ये टाकली आपल्या अंगावरचे वस्त्र तिने काढले आणि ते आणि ते आपले अलंकार त्यांच्या मध्ये टाकून दिले अशा आशेने की कदाचित रामाला ते सांगतील गडबडीत असलेल्या दशग्रीवाच्या लक्षात ते कर्म आले नाही पिंगट डोळ्यांचे वानश्रेष्ठ त्यावेळी आक्रोश करीत असलेल्या विशालाक्षी सीतेकडे टकटक पाहत राहिले राक्षसेश्वर रावण पंपा ओलांडून लंकापुरीकडे तोंड करून रडत असलेल्या मैथिलाला घेऊन चालला हर्षित होऊन जरी त्याने तिचा अपहार केला असला तरी त्याने त्यामुळे आपला मृत्यू चोढून घेतला आपल्या मांडीवर त्याने तीक्ष्ण सोळे असलेली महाविषारी सरपिणीत घेतली होती आणि तो वने नद्या पर्वत सरोवरे आकाशमार्गाने जणू धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे पार करीत मोठमोठ्या जलचरांचे माहेर घर जो अक्षय सागर त्याच्यापाशी येऊन पोहोचला नदीचा आश्रय घेऊन तो सागरापाशी पोहचरा वैदेहीला हरण करून आणल्याने क्षोभाने सागराच्या लाटा उलट्या वाहू मासे आणि महासरपते यांची गतीच थांबली चारण आकाशात येऊन शब्द उच्चारू लागले आणि सिद्ध बोलू लागले की दशग्रीवा हा तुझा अंत आला पण तो राव तडपडणाऱ्या लंकापुरीत म्हणजे रीतीने आखलेल्या मोठमोठ्या रस्त्याने त्या पुरीचे अलग अलग विभाग पडलेले होते तिच्या अनेक चौका चौकातून गर्दी होती त्या पुरीत जाऊन त्याने आपल्या अंत पुरात प्रवेश केला तेथे त्या ते काळाभोर ते नेत्रांच्या शोकाच्या आणि बेमानपणाच्या अवस्थेत असलेल्या सीतेला रावणाने मयाने आपली आसुरी माया ठेवली त्याप्रमाणे ठेवले आणि तो दशग्रेव भयंकर रूप असलेल्या पिशाचना म्हणाला माझ्या संमती वाचून हिची कोणाही पुरुषाशी किंवा स्त्रीशी भेट होता कामा नये मोती रत्ने सुवर्ण वस्त्रे दागिने जे काही मागेल ते माझी संमती आहे असे समजून तिला द्यावे जी कोणी वैद्यहीला अप्रिय असे किंचितही जाणता किंवा अजाणता बोले तिला आपला जीव प्यारा असे समजा असे त्या राक्षसीना तो प्रताप प्रतापशरी राक्षस राजा बोलून त्या अंतपुरातून पुढे काय करावे हा विचार करीत बाहेर पडला तेव्हा महावीरशाली नरभंसभक्षक राक्षस त्याच्या दृष्टीस पडले महापराक्रमी रावणाने त्यांना पाहिले आणि वरदानाने मोह पडून तो त्यांच्या बळाची आणि पराक्रमाची प्रशंसा करून त्यानं म्हणाला अनेक प्रकारचे अयोध्ये घेऊन सत्वर तुम्ही येथून जनस्थानाकडे जा ते जे पूर्वी खराचे निवासस्थान होते ते आता वधस्थान झाले आहे ते तेथील सर्व राक्षस मारले गेल्यामुळे ते जनस्थान शून्य झाले तेथे ते पौरुषाचा आणि बलाचा उपयोग करून भय दूर ठेवून तुम्ही राहा जनस्थानात खूप पराक्रमे असे पुष्प सैन्य मी उठेवले होते ते खर आणि दूषण यांच्यासह रामाने आपल्या बाणाने युद्धात मारून टाकले त्यामुळे माझ्या सहनशक्तीवर मात करून माझा क्रोध पूर्वी नव्हता इतका वाढलाय आणि रामाविषयी माझ्या मनात भयंकर वैरभाव उत्पन्न झालाय त्या माझ्या महाशत्रूच्या वैराचा बदला घेण्याची इच्छा आहे युद्धात या शत्रूला ठार केल्यावरून मला आता झोप मिळणार नाही आता त्या खरं दूषणांच्या हत्या करणाऱ्या रामाला मारूनच मला जशी मला जशी निर्धनाला धन मिळाल्याने तशी शांती लाभेल तुम्ही जनस्थानात राहून राम करीत असलेली सारी हालचाल आणि तो एकंदरीने तेथे काय करतो हे मला कळवीत जावे तुम्ही सर्वज राक्षसाने सावधगिरीने जावे आणि राघवाचा वध करण्याचा सदोदित प्रयत्न ठेवावा रणांगणात तुमचे बळ काय आहे हे पुष्कळ वेळा कळून आले आहे म्हणूनच मी तुम्हाला जनस्थानात ठेवित आहे प्रशंसेचे ते बोलणे लक्षात घेऊन त्या आठ राक्षसांनी महान रावणाला अभिवादन केले आणि लंकेहून ते एकत्र निघून जिकडे जनस्थान होते तिकडे कोणाच्याही दृष्टीत न पडता चालते झाले इकडे रावण मैथिली ताबात असल्यामुळे अत्यंत हर्षित होऊन आणि रामाशी वैर बांधून मूढपणाने आनंदित झाला अरण्यकांडाचा चौपन्नवासर्ग समाप्त